हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे, हरे, कृष्ण, कौरदा कृष्ण, ज्ञानदेव कृष्ण, सद्गुरुज्ञानेश्वर महाराज तरी वहिला नि भक्तीचे वाटे लाग ज्या पाविषी अव्यंग निजधाम मासे पाच दिवस जवळजवळ दिवद्दुद आपण या ओबीचा जेवढा काही आपल्याला ज्ञानपालांच्या कृपेनी तुमच्या सर्वांच्या सदिच्छाच्या बळावर जो काही अल्पगत्यनुसार विचार आपण केला आणि तो विचार करता करता ये भक्तीचे वाटे लाग याचा आपण विचार करत होतो आता ही भक्ती जी आहे हा शब्द जरी दोन अक्षरी असला तरीशी धर्माची व्याख्या जशी सूक्ष्म आहे व्यापक आहे तस भक्तीची स्थिती काही धर्मापेक्षा वेगळी नाही हाही शब्द दिसायला दोन अक्षरीच आहे पण एकंदर भक्तीचा विचार करायला लागलो तर त्या भक्तीची व्यापकता तिथे अनेक स्तर तिच्या अनेक कक्षा तिथे अनेक प्रकार ये लो विचार करावा तितका थोडाच आहे म्हणून मला वाटतं नारदानी भक्तिसूत्रात सांगितलं कि एकंदर हे भक्ती हे प्रकरण बोलण्याच नाही अनुभवी जो गुवा बोला भक्ति है, है। गौणी भक्ति है मुख्य भक्ति है वैधी भक्ति है रागात्मिका भक्ति है व्यभिचारी भक्ति है अव्यभिचारी भक्ति है पराभक्ति है सगड़ सता कोई भक्ति अभिप्रेत पराभक्ति है भक्ति पाया जो का तो भक्ति का प ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात अशी ही पराभक्ती आणि मग ओवीची दोन चरणं जी आहे ज्या पाविसी अव्यंग निजधाम माझे तर हा भक्तीचा विचार आपण थोडासा इथ सोडून देऊ आणि ज्या पाविसी अव्यंग निजधाम माझे याचा विचार करून ही ओवी आज पूर्ण करू भगवान जाणतायत अरे काय प्राप्त होईल तुला झडझडून का अंग झटकून तू एकदा क्या संसारात ना आणि निघालाच ना निघणं एक भाग आणि भक्तीच्या वाटेला लागणं हा दुसरा भाग जस झालेला रोग औषधाच्या द्वारा बरा होण हा एक भाग आणि रोगाने शरीराची आरोग्याची जी हानी झालेली आहे ती शरीराची हानी भरून येणं पुन्हा उत्तम आरोग्य प्राप्त होणं हा दुसरा भाग तस संसारात झडधडून निघणं हा आठ आणि भाग आणि भक्ती जे वाटेला हा आठ आणि भाग वैकुंठवासी गुरुवर मामांच्याकडं एक मुलगा यायच चांगला शिकला सवरलेला होता चांगल्या घरातला होता उत्तम नोकरी होती चला दोन चारा मंड विचारा की परिचित अरे माधव कड़ू देना कभी देना तो मना चाह आठ अनेक तैयारी है <laughs> मांगे एक स्नेही होते गणपतराव करीकर मन त्यांचंही ज्ञानेश्वरीचं चिंतन उत्तम होत गणपतीराव म्हणले अरे केव्हा विचारलं तरी आठ आणि म्हणतोच दहाणे बाराणे असं पुढं आणि वाढता वाढता बंदार उपाय कधी होणार तो म्हणला गणपतराव काय करू मी करायला तयार आहे हो पण अजून माझ्याशी करायला कोणी तयार नाही त्यामुळे माझा नायराजानी केव्हाय विचारा आठ आणिच म्हणावं लागतं साहेांत म्हणून सांगितलं सोडून द्या भक्तीचे वाटेला हे पुढचे आठ अण काम आहे आणि त्याच्या आधी आठ अने झडझणी वैगे मग बंदारूपाया आणि मग असा भक्तीच्या वाटेला लागलास या वाटेनी न सगता चालत राहिलास कोणत्या मुक्कामाला येशील तुलकाय प्राप्त होईल ग्या पाविसी अव्यंग निजधाम माझे प्रयोजन आहे फळ आहे आणि ज्ञानेश्वर महाराज तर महावैष्णव आहेत ज्ञानी यांचे राजे आहेत आमचे संत हे मानस शास्त्रज्ञ आहेत आणि मानसोपचार तज्ञही आहेत माणसाच्या मनाचा काना कानाकोपरा न रेखनरेख कना ठे एक वचन असं आहे प्रयोजन अनुद्दिश न मंदा हा अप्रवर्तते जर त्या गोष्टीला काही फळ नसेल त्याच्यातनं काही लभ्यासेल शकन काहीही मिळणार नसे तर मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा ते करायला प्रवृत्त होत मंद बुद्धीचा जर प्रवृत्त होत नाही तो कुशाग्र बुद्धीचा होईल का उद्या सांगितलं की नाही आता आर के नगर पासन पळत निघायचं ते आणखीन रंकाळ्यापर्यंत जायचं आणि रंगाळ्या पासन पुन्हा परत मी घायचं आर के नगरच्या आणि शेवटच्या स्टॉपला यायच ज्याच्या छातीत दम आहे ताकद आहे तो म्हणेल मी येईल काय मिळेल म्हणजे काय नाही यायचं आणि घरी जायचं तो म्हणे काय म्हटलंय माझं काय नटल तशा आधी तो संसार सुट्टा सुटत नाही त्यातनं मग वही वहा भक्ति वे लगाते नहीं मैं संसार जिया जी आव्यंग निजधाम माधे। निजधाम। काही काही शब्द नर्मदेतल्या गोट्यांसारखे वापरून वापरून वापरून वापरून आणि गुळगुळीच होतात म्हणजे त्यांचा अर्थ रोपून जातो तुक म्हणावं लागलं अर्थे रोपनी पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषयरोधी मने साधनेई बुडविली शब्द उरतात अर्थ कळे नासा होतो आणि अर्थ कळला नाही म्हणजे मग शब्द कसाही वापरला जातो रागव ना सांगतो आपण हल्ली सगळ्याच काय सुशोभी करण आहे पूर्वी ग्रामीण माणसं मसरणवट म्हणत होती मग बऱ्यापैकी वेल कल्चर्ड स्मशानभूमी म्हणत होती आता आपण सुशोभीकरण अमर धाम। अमरधाम थांबलो म्हणजे पुढचं आठवत नाही म्हणून नाही पण एक सांगावं कांगाव पण सांगतो सांग पुण्यामध्ये यावेळी आणि वैकुंठ झालं ना मला काका खरोखरी अत्यंत औत्सुक्य होत की याच उद्घाटन कोण करणं पूल असो इमारत असो रस्ता असो बाजार असो काही असो उद्घाटन कोण करणार कोण करणार पुढारी हुशार एक दिवस पुणे महानगरपालिकेनी सगळ्या वृत्तपत्रात निवेदन केलं अद्यावत अशी ही वैकुंठ आणि भूमी अवघ्या जनता जनार्दनासाठी खुली केलेली आहे नियती काय असते सांगतो त्यावेळी पुण्याचे आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी नागरिक मेयर महापौर वृत्तपत्रात हे निवेदन आलं दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी आटपली प्रथम तिलाच एवढ्या <laughs> झालं नाही तिसऱ्या दिवशी मातोश्री आटपल्या का नियती असते लेको तुम्हें सग उदाटन करता इस नहीं के आच्छो नहीं अम्मी जरी अमरधाम वैकुंठ मंडल का गोलोक मनल का अर्थ नहीं क्या स्मशान आहे, इथं निजधाम शब्द जो वापरला आहे धाम म्हणजे निज म्हणजे स्वतःचे घर अगदी शब्द स्वतःचे घर लौकिक अर्थाने आपण ज्याला माझं घर माझं घर म्हणतो हे आपलं असतं का दासबोध पहा ना काय समर्थांनी मौजैन सांगितलं ना उंदीर म्हणती भुशी म्हणती पाली म्हणती डेपुन म्हणती पिसवा म्हणती आणि हाई म्हणतो माझे घर माझ जर आहे फाळा का द्यायला लागावा मला फाळा देऊ नका अशी चळवळ करायची नाही हा <laughs> आहे का माझ माझ नाही का अवत्या घराला तरी आपल्याला सोडून जावं लागत नाही तर घर तरी आपल्याला सोडून जात मग कशाच माझं भगवान सांगतात निजधाम किंवा बा कृष्णा अवतार अवतार कार्य पूर्ण करून भगवान हामाला होते, भक्ताला केली, निलधाम संगित भगवंता निजधाम गे कुल की वृक्षा बुधाशी बसले होते निघा कुछ पोचले ही पहता आल नहीं आचले पहात आल नहीं पब्द प्रयोग निज निज धामत. धाम. निजधामचार है करजधाम निज मजे स्व निजधाम स्वरूपस्थिती निर्भराशी आत्मस्थिती वेदांताच्या भाषेत सांगायचं तर परब्रह्माच आत्मत्वे करून अभेद बोधानी ज्ञान म्हणजे आणि निजधाम ते माझे निजधाम पाटाते गा ज्ञानोपाणी शब्द वापरलाय अठराव्या द्यात भगवान सांगतायत ना तमेव शरण गर्वभावे भारतात प्राप्सी शाश्वत इथं शाश्वत शब्द वापरलाय इथं निजधाम वापरलाय ज्या संसारातन निभा म्हणतायत का निघा म्हणत आहेत बघवंतला आपला संसार बघवत नाही का निघा म्हणतात संसारात शाश्वतचा कशाचीही नाही कशाची शाश्वत सगळं अशाश्वत आहे सगळं अशा स्वत जो देह म्हणजे मी ही समजूत आहे तो देह आणि देहा संबंधात आपल्याला हवं असणार आणि देहासाठी गोळा केलेलं जे जे काही आहे ते सगळं नाशिवंत देह जाणार नाशिवंत है, का नाशिवंत है? विकार आहेत त्याच्या ठिकाणी असती जायते वर्धते विपरणीमते अपक्षयती आणि नश्यती ना असं टप्प्या टप्प्यानीच होतो ही नाही अ भागवतात कसं आहे ना ही। द्वारकेमध्ये भगवंतांच्या धर्मसभेमध्ये तो आला विजय आजवाच अजवा खूप बोलला विचारण्यात आली काय तरी सांगितलं आपलं दुःख अर्जुन म्हणला आता कस आहे आणि मरतात तुझी पोरं मी बघतो तर गेला अर्जुन काय झालं आतापर्यंत जन्माला आल्यानंतर मरत होती आता जन्माला आलो तर मेलेलाच जन्माला आलो म्हणजे आता जे टप्पे सांगितले षडविकार त्या क्रमाक्रमानेच नाश पावेल असं नाही नाश एकदम सुद्धा मधले न घेता पावेल का नाच हा ना त्याचा स्वभाव आहे हो नाशामध्ये प्रकार आहे आश्रय नाश परता नाश, स्वभावनाश स्वभावनाश अगर बाजार जरी भाव कोसा पैकिंग एंड फॉरवर्डिंग सुधा परवड़ नहीं टमाटू बत ना टमाटू चाहिए स्वभाव पारीभाजीन ुजणं सडण स्वभाव आहे तस स्वभाव आहे या गोष्टींचा त्यांचा कुणी नाश करावा लागत नाही किती सांभाळलं तरी त्यांचा नाश हा झाल्याशिवाय राहतच नाही राखत राखत देह पडे याचा अर्थ औषध पाणी करू नये आरोग्य सांभाळू नये उपचार घेऊ नये असा नाहीये पण किती करा डॉक्टर नका घाटपुरे मामांचा त्यांचा खूप स्नेह होता प्रामाणिक डॉक्टर होते का ते काय म्हणायचे मामा आम्ही हो रोग्याला वाचू शकत नाही एकेकाळच्या हृदय तज्ज्ञ अशा नका घटपुरे यांचे हे उद्गार आहेत मग आम्ही काय करतो मेडिकल साइंस अद्यावत रोग्याचे अषधी रोग कष्ट कमी कर प्रयत्न करतेचार कराना डॉक्टर जर वाचर का मरता ज्ञान म्हणले न मरणे निर्विवाद जगा पडये कोणाला आवडत मरण आवडत नसलं तरी येत ना का स्वभाव येणार येणार स्वभाव नाश परत हा नाश पूर्वी एक काळ असा मोठमोठे मुट शेठ सावकार जागीरदार इनामदार वतनदार यांच्या वाड्याच्या आणि बाहेरच्या कोटाच्या भिंतीवर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला द्वारपालांचे चित्र वरच्या दरवाज्याच्या पट्टीवर गणपतीचं चित्र चित्र असायची मंदिरात भिंतीवर चित्र असायची कल्पना भिंत पडली चित्राचा नाश आश्रय नाश चित्र असं म्हणू शकत नाही भिंत पडे नाका मी काय म्हणून संपाल नाही आश्रयाचा नाश आश्रयीचा कुणी संस्था न होती बरी होती वाईट होती मला त्याची चर्चा करायची नाही पण काही आणि संस्थानकांच्या उदार आश्रयानी त्यांना गुणांच मूल्य असल्याकारणाने गुणांचे चाहते असल्या कारणाने गुणांचे पूजक असल्या कारणाने गुणवंत माणसं त्यांच्या आश्रयाने राहत होती ना त्यांचाच निकाल निघाला आश्रयींचा आणि परत हा नाश कुणी केला तर मग आम्ही ज्या देहासाठी या देहा ते मने मी धन दारा पुत्र माझे काळाचे खादे ऐसे नेण तू गेला त्याचा कुणी नाश करावा लागत नाही किती सांभाळा नाश होतो मा आशाया या सगळ्या विनाशी दृश्य जनचेतन संसारा मध्य आकार अविनाशी का अविनाशी एक मी तो संगते नित्य है सर्वरता है स्थानू है आचल है सनातन है ते अविनाशी है न जायत्र अविनाश नम्रियते ते अविनाश नैन छिन्नची शस्त्राने अविनाश हे जे काही वर्णन आहे ना हे ज्या वस्तूच वर्णन आहे ती वस्तू फक्त अविनाशी आहे तज व्यतिरिक्त सगळं काय आहे विनाशी आहे आणि आपण थोडस विचाराने आणि दोन पावलं पुढे जाऊ अध्यस्त जे असत ना ते काही काळापुरतच टिकू शकत अध्यण्याच्या पूर्वीही अधिष्ठान असत अध्यस्त भासत असतानाही अधिष्ठान असत आणि अध्यस्ताचा यथार्थ त्या वस्तूच्या अधिष्ठानाच्या ज्ञानाने निराश झाला तरी आधी स्थान दोरीवर साप भासण्याच्या आधी दोरी असते दोरीवर दोरी न कळता तरी सर्वाभास झाला अध्यस्थ विवर त्यावेळी सुद्धा दोरी का दोरी नाही शिवती आहे आणि प्रकाश झोता मध्ये कळलं की अरे साप नाही दोरी परब्रह्म परमात्म वस्तु सोडून बाकी सगळ्यांना वेदांताच्या भाषेत सांगायचं तर प्राग भाव आहे आणि प्रध्वंसा भाव आहे हा भाव तेव्हा माग प्राग हा शब्द आणि प्रत्येक प्राग म्हणजे पूर्वी आयुर्वेदाने एक प्राग भोजन निद्रा सांगितली का थोडी झोप तिथे तास दोन तास नाही एक दहा पंधरा मिनिट प्राग भोजन निद्रा तस प्राग अभाव कुंभाराने मातीचा घडा करण्याच्या आधी त्या घड्याचा अभाव आणि कोणी तो घडा फोडला तरी प्रध्वंसा पण परमात्मा तुला प्राग भावी नाही आणि प्रध्वंसा भावी नाही का जे कार्य ना कारण जया दुदे ना एक पण विचार करायचा असा भाव आहे काही काही माणसं चिकित्सक असतात हे जे दृश्य जगत आहे हे विश्व आहे ज्ञान वर विश्वाभासच विश्वा म्हणत आहे मावळवी तर मग याच मूळ काय मूळ काय मूळ काय ईश्वर कारण असताना काही कार्याला दोन कारण असतात निमित्त, निमित्त, कुंभार। निमित्त कारण आणि उपादान कारण मातीचा वेला आहे निमित्त कारण आहे कुंभार कुंभाराचं चाक निमित्त कारण उपादान कारण काय माती आहे उपादान कारण पुढे चालू कारणातन कार्य आकाराला येत असताना काही ठिकाणी निमित्त कारण ही लागत आणि उपादान कारण ही लागत माती आहे पण कुंभार नाही कुंभाराच चाक नाही घड नाही कुंभार आहे माती नाही नाहीच नाही पण एकदा का निमित्त कारणानी उपादान कारणात्मक कार्य निर्माण केलं आणि ते निमित्त कारण जे नाशिवंत आहे समजा तो कुंभाला आटपला ती सगळी गाडगी मणकी लाजण डेरे पर पणत्या सुगड बोलकी म्हणतात काय करावं हो। आमी ज्याला ज्यांनी आम्हाला आकाराला आणलं तो मेल ना आता आम्ही कशाच्या आधाराने राहाव ती फुटत नाही एकच फोडतात आणि ते सुद्धा त्यांनीच केलेलं असेल असं काही सांगता येत नाही पण एक अशी गमतीची गोष्ट आहे पहा असा एक प्राणी आहे की निमित्त कारणी आणि उपादान कारणी तोच हा कोरा तीन वार जर कोपऱ्यातनं आणि केरचुणी फिरवली नाही आपल्याला जाळ धागा जो आहे तलम आहे किती गरवारी नहीं। नहीं। माग गरवारीणकर उपादान कारणी कोरी आणि निमित्त कारणी मग तिथं शास्त्रज्ञान सांगितलं कार्य आहे ते जाळ पण अभिन्ना निमित्त उपादान मग हे दृश्य जगत जे कार्य त्या संबंधामध्ये असंच म्हणावं लागतं अभिन्न निमित्त उपादान उपादानी आणि तोच आणि निमित्तही तो पुढे आणि एक विचाराचं पाऊल टाकायला पाहिजे त्या कोळ्याला तरी तंतू निर्माण करून ते तो विणतो भगवंतानी हा सगळा आकार आकाराला आणला कुठ निविगवल्या देवत्या, बयाणा रक्कम अंदाजे रक्कम इच्छा मुदतीत नाही तद् इत इ क्षण मात्र करून त्याचा संकल्प जी झाला त्याला प्रसवता हो जमलं काही न हो काही एक होता होण्या नेण्याच्या नेणोनिया वार्तानुराय बोलतात ना आकारा दियाचे निराकार पण नवसे अस तो आहे त्याला कुठे कुणाचं मदत घयाव लगली नहीं कहीं लागली कर संकल्प मात्रे मात्र कर संकल्प हो। का वेदांत्या हा ब्रह्मा चाहता है आणि मायेचा परिणाम आहे माये। पुन्हा बोलतो विरुप्ती दोष आहे ब्रह्माचा काय विवर्त आहे तर विवर्त म्हणला की दोन प्रकार एक अध्यस्त विवर्त एक अनध्यस्त विवर्त बाकी जाऊ द्या पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात याचा विचार जग आणि जगत आत्मा ज्ञानेश्वर महाराजांचा विचार काय त्यांची आदवयीच सिद्धी काय आहे ते कुठं कुठं ज्याला आदवय म्हणतात ते काय आहे ज्ञानोवर मायादी का कि विलासवादी का परिणामवादी काय नाही मायावादाचा दाखला त्यांनी जना आजाद करणार नहीं जग की वस्तु प्रभा कर स्वभाव के परिणाम मायावना जगस की वस्तु विश्वालकार विसुरे आपल्याला निज रामाचा विचार करतोय लक्षात ठेवा जग बाजूला सारून ते आविना अशी पद अनुभवायचं नाहीये काल कोणी तिथे सांगितलं हे केळीच आणि झाड जे आहे ना एकदा डोंगर लागला घड उतरवला की ते काही ऊस आहे का खोडवा असं काही नाही एक रस्त्या म्हणजे मी इजिप्तला जाऊन आलो सत्तावीस वेळा एकदा लागण केल्यावर उत्साचं पीक घेतात सत्तावीस वेळा नखा वेळ राष्ट्र अत्यंत प्रगतशील आहे असं म्हणजे आता डोंगर उतरवला त्यांनी बघितल्या केळीच्या खुंटामध्ये पोकळी असती आकाश असत तो म्हणला मला पाहिजे तो घर उतरला होता त्याने त्या बागायत जागा विचारलं काय बाबा याचा उपयोग काय नाही बाबा कापायच्या काढून टाकायचं मी काढतो म्हणला एक एक सोपट काढ एक काढलं त्याच्या आतलं काढलं त्याच्या आतलं काढलं आता काढायला सोपटच राहिलं नाही म्हणा कुठं आहे पोकळी अवकाश कुठं गेल कस जगत रूपी सोप्त बाहेर काढायची एका मागे एक आणि मज आधार परमात्मा पाहिजाय असं नाहीये सकटाची मी हा ज्ञान तो प्रमेय नाथ महाराजांनी अनेक सोपं करून सांगितलं संत वाघमयचा असा वागप्रचारच आहे नाम्याचा तू क्या आणि ज्ञानाचा जननोहेनार्दन जनार्दन। जरी जन असलं तरी जनन व्हेवघा काय जनार्दन आहे जनी जनार्दन आयसा भाव कालच्या पर्वाच्या प्रवचनसेवेत एक वाक्य बोलून गेलो आपल्या लक्षात असेल कि अशा संत महात्म्यांचा बोधाकार झालेल्या महात्माचा जगताला काय उपयोग नाही जर काही उपयोग कोणाचा असेल तर ह्या महात्म्यांचाच तुमचा आमचा नाही खायला का भुईला भार उपयोग त्यांचा का जन जनादनायसा भाव काय भावे? है मंच भक्तियोगेन, सेवते ही अव्यभिचारी व्यक्ति सातव्याध्ये की सं वासुदेव सर्वित स महात्मा सुदुर्लभा हे समस्त श्रीवासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भावो भक्ता माझी राव ज्ञान या न्या तुझी ज्ञानवार्गाने भक्तीच्या तिथं तिथं व्याख्या केल्या त्याची त्यांची एक व्याख्या आहे श्रेष्ठ व्याख्या आहे म्हणजे ज्ञान मार्गाने जाणार आहेत ना ते संविध म्हणतात शैव काय म्हणतात शक्ती म्हणतात आम्ही काय म्हणतो म्हणाले आम्ही परम भक्ती आपुली ही परम भक्ती आहे ही श्रेष्ठ भक्ती अव्यभिचारी भक्ती तुकवाराने आणि स्पष्ट करून सांगितलं जे देखि ते मानिजे भगवंत हा भक्तियोगू निश्चित जाण माझा ही अव्यभिचारी भक्ती आणखी सांगतात तुकवाराय भूती देव मनु भेटतो जना नागी भावना नरनारी हरिपाठान संग व्यक्ति श्रेष्ठ व्यक्ति सलोगता समीपता स्वरूपता साविज्यता हेक्षा काट हरी दिसे अव्यभिचारी भक्ति भक्ती व्यक्ति क्या भाग्यवंत व्रजांगण ना ज्यादा ठिकाणी हरी भक्ति रे हरिथे हरित थे, थे हर वन रिता न दिसे को थे रे आता हरी आरि गोपी एकत्र आया ना चर्चा करायच्या काय दही दूध लोणी चोरतो कोण चोरतो म्हणजे दुसरा कोण नंदाशिवाय दुसरं कोण हे करणार म्हणती नंदा कोरे आजी तोरी केली खरे त्याच्या शिवाय हे कुणाचं धाडस नाही करो आधी जो कहते दसीच खिड़क्या दाबदान तीच आड़सर घे कड़ी को खुया तुला कस कळत नाही त्याला कुठून यावं लागतं का गाणी यावं लागत नाही त्यामुळं त्याला कुठून आलेला जावं लागत नाही आपल्याला यावं लागतं जावं लागतं आपण येऊ शकतो जाऊ शकतो का परिच्छिन्नता आहे आता ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने आपण हा वाघ केला अं सांगित ना आलो भागवत करून आता उद्या का का, का काला झाला नऊ वागेत जाणार का येऊ जाऊ शकतो परिच्छिन्नता आहे देशाची परिच्छिन्नता आहे कालाची परिच्छिन्नता आहे वस्तूची परिच्छिन्नता आहे अचारलं कोल्हापूर सोडा आर के नगर कुठं आहे अण्णा तर आईची कृपा या वास्तूक आता आहे किती साडेचार ते सहा काल परिचेत, वस्तू परिच्छेद इथं आहेत व्यासपीठावर आहेत खाली आहेत का देशपरिच्छेद परम ब्रमा जे आहे त्याला काल परिच्छेदी नाही वस्तू परिच्छेदी नाही देह परिच्छेदी नाही आपण अविनाशी पदाचा चौरंगाने विचार करतोय निम काय अविनाश काय कोणत्या देशात नाही यावेळी त्या आणि हिरण्य कष्ट कुणी चिडून संतापून जीवाचा त्रागा प्र्हादा याच ना, नाम घेतोस कुठ आहे तो।, तो बाल प्र्हाद म्हणला बाबा उत्तर मागवू उत्त। आधी तुमचा प्रश्न जो आहे ना तो सुधारित करतो अस विचाराना, ना कि तो कुठं नाही तो नाही आयसा ठाव पुरला से कव कुठ नाही तो हा पुरुष सुप्त स्वभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुळ आमचे पंत कवी सांगतायत शिरचर व्यापुनी तो परमात्मा दशांगुळे उरला संतांचा अनुभवतोच आहे शून्य सावर जंगम व्यापुनी राहिला सकळ बाप रखमा दे उगाचा अनुप्रासाला अनुप्रास म्हणून सकळ कि आकळ अर्थ येतात सगळ्याला व्यापून येतो आणि कसा आहे व्याप्य व्यापक निरपेक्ष भावानी व्यापून नेहमी एक प्रश्न करत असतो व्याप्ला व्यापक निरपेक्ष भाव काय आहे डाळीचं पोत किती पदार्थ कळ डाळीचं पोत म्हणजे किती पदार्थ कळेल ह कोणते पोत आणि रुखवताच मुलीच्या आणि टेबलावर मांडण्यासाठी शोभेच्या वस्तू साखरेचा तांब्या साखरेचं भांड साखरेचं ताट साखरेची भाताची मूत त्याच्यावर चर हे सगळं समयी काय जे असेल सगळं साखरेच किती वस्तू काढल्या काय तस जगत रुपी पोत्यात आणि परब्रह्मरूपी डाळ भरलीय असं हे जगदाचा नव्हे जगत रूपानेच नटलेला परमात्मा दोन नाही आणि दोन नाही त्यामुळे त्याला एक ही, कारण नाही अशी निरपेक्ष एकम एवम अद्वितीयम ब्रम्ह नेह नाना अशी ती वस्तू आहे देश परिच्छेत नाही काल परिच्छेत कोणत्या काळात ब्रह्म नव्हतं वर्तमान भविष्य भूत काळाला विचारलं आनंद रामचंद्र धार अण्णा गाणे करतो म्हणेल मला ठाऊक नाही भविष्य काळाला विचारलं काय म्हणेल मला वर्तमान काळाला हो आज तारीख अठरा सप्टेंबर दोन हजार अकरा आत्ता आणि आरके नगर मध्ये आईची कृपा या वास्तुत आत्ता आहे तू वर्तमान आणि आपण लोकशाही स्वीकारली मग आहे सिद्ध झालं का नाही हे सिद्ध झालं दोन मत पडली <laughs> नाही एक मत पडलं <laughs> म्हणजे एका मतानी काय झालं जय झालं कशाचा नास्ती पक्षाचा असो विनुदाचा भाग सोडा कोणच्या काळात नाही आणि कोणच्या वस्तूत नाही अणोरणिया महतो महिया अणोरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा व्यापक आहे ना परब्रह्म जे आहे ते ब्रह्म अविनाशी आहे ते अविनाशी बघा निजधाम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही त्या वस्तुत्वाला प्राप्त होणे म्हणजे निजधाम निजधाम नावाचा गो लोकासारखा भोर लोकासारखा स्वर्ग लोकासारखा भू भु, भुवा स्वहा महा जनाहा तपा अस नाही मग काय कि त्या ब्रह्माच असे आणि तुम्हाला व्याकरणात वेदांत समजावून सांगतो क्रियापद आहेत भाषा म्हणली की क्रियापद आहेत ना टू डू क्रियापद आहे टू नो क्रियापद आणि टू बी म्हणजे अध्यात्मामध्ये टू डू ला काही मूल्य नाही टू नो यालाही नाही टू बी तू बी आजू जातो आहे त्याला संस्कृतला समानार्थी जातो आहे अस नव्हे मोडलेला आहे होता सगळे सुद्धा आम्ही बोलू ते सुद्धा आहे ते नगर होतो काका आणि ते वालचंदनगरच्या माध्यमिक शाळेमध्ये ते दहावी आणखीन आता जी काही एस एस सी आहे हां त्याला मराठी क्रमिक पुस्तकात ज्ञानोबायांच्या हो ओव्या आहेत पण गंमत आहे हा त्या ज्यांचं पद असेल ज्यांचं आव्हान असेल ज्यांचा लेख असेल ज्यांची गोष्ट असेल लेखकाचा परिचय ओव्या खाली आहेत वर परिचय ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी <laughs> <laughs> आणि मज्जा व नाही कोणा या झोपडीच माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मला <laughs> तो सोडण्यास कळलं मला काय म्हणायचं नाही नाही टू बी असं तुझ्या होतो ते, ते प्राचार्य ज्योति मुलांना आक्रमिक पुस्तकात वय आहेत तुम्ही एक तासभर आणि दावीतल्या मुलांसाठी बोला ना बोलाल का म्हण बोलीत पण एक त्यांना आधी सूचना द्या की ते जे कोण घाणेकर आहेत ते जे काही ह्या ओळ्या संबंधात बोलतील ते, बोलती। ते प्रश्नपत्रिकेच्या अनुसरून उत्तर पत्रिकेत लिहू नका तुम्ही जे शिकवलंय ते लिहा अप्रोच वेगळा अभ्यास मंडळाचा अप्रोच वेगळा शास्त्रकारांचा अप्रोच वेगळा गुरुपौर्णवेन दिवस होता प्राचार्य म्हणल्या वेळ तुम्ही आलाय ना आम्ही रोज एक बोध वाक्य लिहितो तुम्हीच लिहा ना ठीक आहे गुरु पौर्णिमा होती त्यावर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री शाळेतलं एक मॅडम त्या आल्या त्या प्राचार्यांच्या कार्यालयात त्या म्हणल्या हेर सर कुणी म्हणजे बाहेर पंचाळीस पंचित मी होतो <laughs> ते म्हणजे आजचे व्याख्यात आहेत त्यांनी चुकलाही वाढल्या माणूस आहे चुकीला प्राप्त आहे मॅडम कुठं असेल चूक मी नाही म्हणत नाही तुम्ही दाखवा आपण दुरुस्त करू मी प्राचार्य त्या मॅडम मी बाहेर आलो वर पुन्हा पुन्हा श्लोक वाचला आपल्याला कळत नाही मला तर कुठं दिसत नाही मॅडम तुम्ही दाखवाना त्या म्हणजे एका पहिला शब्द काय गुरु ब्रह्मा म्हणलं काय झालं त्या म्हणजे खडलाय मला हा पाहिजे आम्ही शिकलो आम्हाला शिकवलं गेलं शुद्ध कसे बोलावे शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते आता अशी आणि शिक्षक मंडळी आहेत विद्यार्थी काय आणि गुणवत्तेचे बाहेर पडतील असो असणे असणे हो आठव्यात देत चला किमत ब्रह्म किंम प्रश्न आहेत ना भगवंतानी निराकरण केले अध्यात्माची व्याख्या काय केली कशाच्याही आधाराशिवाय पाठिंब्याशिवाय ज्याचं असण नित्य आहे त्याला अध्यात्म म्हणतात ती वस्तू आहे अविनाशे आहे एक भाग म्हणजे अविनाशे अविनाशे अविनाशे पण काय आम्हाला उपयोग त्याचा निजधाम अव्यंग आहे नुसती अविनाशी असून अव्यंग आहे अविनाश असेल पण व्यंग असेल तर काय बर व्यंग रहित आहे पण विनाश असेल तर विनाशी असून उपयोग नाही व्यंग असूनही उपयोग नाही या पाशी अव्यंग निजधाम माधे व्यंग रही आणि प्रपंच म्हणला ना कि त्यात काही ना काहीतरी व्यंग आहे काही ना काहीतरी आहे काही ना काहीतरी आहे आणि माणसाला व्यंग खपत नाही न्यूनता खपत नाही उणीव खपत नाही नाथ महाराज भागवतावर व्याख्यान करताना म्हणाले जिच्या नाकावरी पांढरी टीक तीसी वरेना ना साधू लोक गुणवतीय कुलवती आहे चिलवती आहे लावण्यवती आहे पण नाकावर अगदी चापे कळी सारख्या नाकावर तिळा एवढा पांढरा डाग आहे बाकी काही कमी नाहीये पण नाही योग जोडून येणार तिसी वरे ना साधू तिळा योग जर व्यंग आणि खपत नाही तर त्याच्यापेक्षा मोठ खपेल का हो खपो न खपो आहे का नाही तुम्हाला सांगताय संसाराच्या अंगी अवघीच व्यसने इतो व्यसन शब्दाचा शब्दचा अर्थ नाहीये व्यसन शब्दाचा अर्थ व्यंगता न्यून दोष अवघीच व्यसन असलं आहे दुःख बांधवळी आहे हा असलाय पुन्हा काही अनित्यमा सुखम माग जायचं कारण नाही व्यंग व्यंग रहित अविनाशी एकच आहे पर ब्रह्म परम्त्म वस्तुनाशी है, है। भगवंता व्यंग सगुण निर्गुणा ही ठिकाणी व्यंग नहीं सगुणा ठिकाण ही व्यंग ही व्यंग नहीं जरी तो मानसीम तनुमाश्रित जरी आला तरी त्याच्यामध्ये व्यंग नाही काही उणीव नाही काही दोष नाही अलंकाराच्या भाषेत बोलायचं झालं तर काही दोष नाही यालाच दोष म्हणायचा असेल तर मग काय आम्ही म्हणणार काही दोष नाही काही व्यंग नाही अव्यंग निजधाम ठीक आहे अव्यंग आहे निजधाम आहे एवढ्याने झालं का नाही ते अव्यंग आहे निधान ते आनंद स्वरूप आहे आनंद स्वरूप आणि तुम्हाला आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती गरज आनंदाची आहे आपल्याला आनंदावाय आनंदावाय आनंदावाय मग हा जो आनंद आपल्याला हवा आहे हा कुठं आहे हा आनंद आहे कुठं आम्ही तो आनंद बाहेर शोधतोय शब्दातनं मिळेल स्पर्शातन मिळेल रूपातनं मिळेल रसातन मिळेल गंधात न मिळेल नाही नाही कुठंही मिळणार नाही आनंद ब्रह्मे जिव्यजाना तसे उपनिषद आनन्द। आनंद आनंदाध्य खू इमानि भूता जायचे या जीवांती म्हणजे सृष्टीच्या आधी काय होत सृष्टीच्या आधी काय होत काय रूपात होत तर ते रस रूपात होत पृथ्वीला रसा जे म्हणतात त्याच कारण पृथ्वीची निर्मिती कशात नाही पृथ्वी आग ते, ची ची आप ते वायू आकाश आकाश कशात आनंद स्वरूपात आत्मन हा आकाश संभूत नाही मग त्यातनं हळूहळू जड जड जड पृथ्वी म्हणजे ते परब्रह्म ज्यावेळी काही आकार नव्हता त्यावेळी ते आणि रस पूर्ण होत रसा वै सहा रस म्हणजे आनंद रस शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत त्यातला एक अर्थ आहे रस म्हणजे आनंद याचाच अर्थ असा झाला मध्ये बिजगणिताचा आधार देतो तुम्हाला अ बरोबर ब बरोबर क इज इक्ल टू होय नाही रस म्हणजे या आणि रस आनंद रूप रसात्न हे सगळं आकाराला आनंद रूप रसाच्या योगाने हे सगळं काय आहे आणि लय कुठं पावणार आहे आनंद रूप रसाच लय पावणार म्हणजे उगम स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था आहे काय आनंद काय चांगलं नाही फार दृष्टांत कोण सिद्धांत कळण्यासाठी चांगला आहे कल्पना करा ना मृत्यूच आला नसता कुणाला काय झाला असतो मला वाटतं निबंधाला विषय ठेवायला काही हरकत नाही <laughs> अरे आहे म्हणून बरं आहे म्हणून बरं आहे तस उत्पत्ती असो स्थिती असो लय असो उत्पत्तीत आनंद आहे स्थितीत आनंद आहे लयात आनंद आहे अगदी साधी गोष्ट आहे ज्याला गाड झोप लागली गाड पण काही कारणाने त्याला उठवणं भाग पडलं उठवला त्याला उठल्यावर तो म्हणतो आहो काय आनंदात झोपडो होतो मला कशाला उठवला ना आनंद आहे ना फार ते सहा दिवस काय कटकट करायची झोपून राहाव ना आर्ग्युमेंट चूक आहे त्याच निराकरण करता आलं पाहिजे झोपेत जो आनंद आहे तो बुद्धिवृत्ती काही आणि अविनाशी अव्यंग निजधाम ही तिथि बुद्धि आत्म्या ज्ञान संगता ती बुद्धि प्रकाशक जो है सकल अर्थ मती प्रकाशू त्याच्यामध्ये बुद्धी लिन झाली ना मग आनंदीत नाहीये आनंद स्वरूपात आहे आपण प्रपंचात आनंद वेळा आनंदी होतो आणि जर आण प्रपंचात आनंदी होता येत मग प्रपंचातन झर झरून कशाला बाहेर निघायचं हा कशाला भक्तीच्या वाटेला लागायचं त्याच उत्तर असंय आमी जसे आनंदी होतो तसे आम दुखी होतो तो आप भारतीय अर्थव्यवस्था कणा जो है रेलवे मंत्रालय आज रेलवे भारत सरकार जे का मिलते ना कि आर्थिक जमेत एक रुपया जमा धरली किंत्रालय क अठरा भोगी सतरा भोगी सोळा भोगी केवढा लिता आणि प्लॅटफॉर्म आहे मिरज आणि पंढरपूर गाडीच किती आहेत तिला सगळे जनरल आहेत का सगळे टू टायर आहेत का सगळे फर्स्ट क्लास आहेत का सगळे एसी आहेत काही काही थ्री टायर टू टायर मला वाटतं बहुतेक त्याने काढून टाकूया काय रेल्वे मंत्रालय हुशारू काय हुशारा काय डोके असतात महाराजा अह जाहीर केलं रेल्वे मंत्रालयाने थर्ड क्लास उद्या बसणं नाही पण मला अतिशय सारखा अर्धा आयुष्य प्रवासात म्हणलं वा छान थर्ड क्लासच्याच भाड्यात सेकंड क्लासनी दुसऱ्या दिवशी जायचो तुम्हाला गेलो पुणे स्टेशन वर बरीच फळकूट हो फार मी तो जो टी सी होतो म्हणून का हो जाहीर केलं तुम्ही परवा आणि सगळे सेकंड क्लास बघा कि म्हला किती रेगा आहेत दोन पण फळकूट एक रेप पुसली थर्ड क्लासचा सेकंड क्लास तस जीवनाची गाडी जी आहे सगळे सुखाचे डबे नाहीत सगळे दुःखाचे डबे नाही ज्ञानवाला सांगताय सुख दुःखाचे काही, काही सुख आहे काही दुःख आहे तुक मला प्रमाण सांगितलं सुख पाहतात जवा पाडी दुःख पण आपली मात बरी कि जवा एवढ्या सुखासाठी आम्ही पर्वता एवढं दुःख पंचीकरणात एक गोष्ट आहे बरोबर प्रकरण ग्रंथ आहे एक वाट सरू तहाने दिला व्याकुळ झाला जवळ पाणी नाही जव कु वस्ती नहीं वाड़ी नहीं खोफत नहीं का एक पड़की विर राहट नहीं, नहीं पानी थोड़ खाली तहान अच्छा तहन लगे का उतरून पैंपर्यत जाए पान भगवा पानी तरी है असा आरजीर उतरला आणि आता पाणी दिसू लागलं पण पाण्याच्या जवळ एक कपारीवर एक फडा काढून ज्याच्या फड्यावर दहाचा आकडा आहे असा नागोबा मिलो तरी चालेल म्हणला पाण्याने तडफडी मारू चा पण हे चावून मरायला नको सोडून दिला पाणी प्यायचं नको वर या व अर्धा उतरला होता राहणार होती एक वाघोबा माणसाच्या वासानी वर येऊन बसला होता खारी नागोबा वर वाघोबा खारी उतरायच नाही वर यायची नाही काय करत पडक्या विहिरीमध्ये कपारीत नाही पिंपळाचं झाड बोलू तो चांगला मनगटापेक्षा झाड त्याचा बुंदा झाला होता खाली जात नाही वर जात येत नाही मग तिथं काय त्याला सोफा कम बेड नाही काही बसायला त्या आणखी ना वर पिंपळ तो त्याच्या फांदीला धरून आणि त्याच्या हालचालीमुळे त्या झुडपावर जे मधाच आणि ओळ होत ना त्याला <laughs> गेला तडा आता त्या मधाच्या गोळा तडा गेला त्यातनं मध बऱ्याच वेळाने एक थेंब बऱ्याच वेळाने एक थेंब पण तो जीव काढून चाटू लागला ना अशी स्थिती आहे पण त्यात जो काही काळाने मधाचा एक थेंब मिळतोय आपली या प्रपंचात त्या गड्यासारखी स्थिती आहे आमी आम्ही एका त्या मधाच्या थेंबासाठी हा सगळा त्रास हे सगळे कष्ट म्हणून झडधडून वहिला आनंद नाही असं नाही परत मी दृष्टांजनी बोललो होतो साधा अगदी हा एक शे सव्वाशे रुपये मीटरच कापड जरी अजून कपडा शिवला नवीन अंगात घातला काय काठी रोचल्यासारखं वाटतं का आपणच दहा वेळा अर्षात बघू ना वा काय सगळं छान पण आनंदी होतो आनंद होत नाही आणि भक्तीच्या वाटेला लागल्यानंतर जो आनंद कंद आहे आनंदाचा कंद हरिहा देव नंदन पाहिला असा जो नंदन नंदन आहे ते सगुण जे आहे ते आनंदाकार आहे ते आनंद स्वरूप आहे सर्व सुखाच आगर आहे सच्चिदानंद घस पूर्ण आहे तो परिपूर्ण आहे उपनिषदाचा शांती मंत्रासा आहे अपूर्णता नाहीये वस्तूच्या ठिकाणी ओम पूर्ण मला पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण माधार शिष्यते ते परिपूर्ण आहे आपण ही परिपूर्ण आहोत पण आपल्याला अपूर्ण समजतोय आणि आपल्याला ही अपूर्णता नकोय समजतोय पण अपूर्ण राहायचं नाही आपल्याला आपल्याला पूर्णता पाहिजे पूर्णता पाहिजे पूर्णते दो असा परिपूर्ण जो आहे परब्रम्ह परमात्मा ती आणि वस्तुकारता भक्तीयोगाने प्राप्त होते वस्तु जा वस्तू जाता वस्तु वस्तूची होय तत्वता मग जाणणे आणि जाणता केलीवरे वस्तुत्वाला प्राप्त होतो बाकी सगळ्या वस्तू आहेत वस्तू गुरुदेवांचा अतिशय लालका शब्द होता त्यांचा ग्रंथ संपदा पाहा तुम्ही वस्तू वस्तुदर्शन वस्तु वस्तुदर्शन वस्तुदर्शन वस्तू म्हणजे परब्रह्म परमात्म वस्तू ही वस्तु आनंद रूप आहे आणि त्या आनंदाला कोणत्याही उपाधीची गरज नाही असा तो आ, निरुपचार निरुपाधिक आनंद आहे निरूपचार निरुपचारेम विषय होियोत्तम आमच आनंद जो क्षणिक है तो उपचार मु क्षणिक है उपचार आनंद है उपचार नहीं ना अः गेल ना कि चाह त्यांच्या लक्षात येते की हे नेमके आपल्या एक सांगू ग तुम्हाला आपल्याला वाटतं काय प्रेम आहे आप व आपल्यावर आपल्याला वेळ काढून भेटायला आले आपला वेळ खायला येतात त्यांचा वेळ जात नाही म्हणून ते कधी विसरू नका आणि मग सुरुवाती सुरुवातीला विचारलं मग विचार ये झाले हा चिडला की हो आमच्या घरी चहा नाही काय म्हणून आम्ही जातो का यांच्याकडं आनंद सम्र जोपर्यंत चहाचा कप पुढे येत होता आनंद आहे नाही विचारलं जीवाची काही संताप राग द्वेष तिरस्कार घृणा वस्तूजी आनंद घन आहे ते कोणत्याही उपचारामुळे मल, उपाधीमुळे आनंद नाहीये अंगभूत आनंद आहे अंगाभूत आणि अशी ती आनंद वस्तू जी आहे ती वस्तुत्व प्राप्त झालं आपण ही काय ज्ञान काय उपमा कालिदास म्हणावी भारवी अर्थ गौरव, दंडीन पगलादित्यम मागे संयोगणा पण मला वाटतं हे सुभाषित कारण दृष्टांत हा अर्थालंकार ठाऊक नव्हता बहुतेक किंवा सुभाषित ज्ञानवाला यांच्या आजीच तरी असावं दृष्टांत कुणी द्यावा दृष्टांत द्यावा ज्ञान एक नाही अनेक आणि एकापेक्षा एक वरच पेटलेला अग्नी आहे पेटच ठेवायचं आहे विजू द्यायचं नाहीये उपाय काय इंदन घालून सरपण घालू घरात जे सरपण आहे त्यात आग्नी आहे का नाही आहे ना ढीग लावलाय पेटतं का पेटलेल्या अग्नी घातल्यावर पेटत साध ज्या लाकडात आहे पण सुप्त दशेत आहे आणि सुप्त दशेत आहे म्हणूनच अग्नीत घातल्यावर पेटतो आणि रूप होतो तस आम्ही आम्हाला आमच्या ठिकाणी आनंद स्वरूपाचा असून पण जे आवृत्त आहे जे अनुभवाचा विषय नाही पण त्या आनंद घन परमात्म्याशी ताजात्म्य संचा सदरूपता अद्वय स्थिती प्राप्त झाली दशी दीप संगे दीपे दीपाची होय अस म्हणतात भा्र फार असतं महाराज असं म्हणतात गो कि तेला ज्योतीवर तुपाचं निरंजन लावायचं मी काक का फाजील बुद्धीचा माणूस आहे हा मला खरंच कळत नाही तेलाच्या ज्योतीवर तुपाची ज्योत लावली काय होत ते फ्र नहीं तो नहीं दसीदीपे फुलवाजी है भिजविल ते शास्त्र है ना मत फार थोड़ा महिला तुफ तु भिज चाली तुभ्या करून लावत असतील कुठलं आलंय तबद्दल काढायच्या दब्या ठेवायच्या एक एक ओढत बसायचं त्यात वाद फुलवली पाहिजे उभी केली पाहिजे अशी वाच आहे अगदी तेलाच्या दिव्यावर न लावता तुपाच्या निरंजनावर आणि जी ज्योती आहे ज्योतीवर लावली पेट घेते की नाही तस आनंद घन दो भगवंत आहे त्या आणि भगवत पदाला तिथं अव्यंग आणि निजधाम म्हणलेलं आहे ते अव्यंग निजधाम म्हणजे ते परब्रह्मपद ती परब्रह्म, परब्रह्म परमात्म वस्तू आ वस्तुत्वाला आपण प्राप्त होतो पण वाट काय ये भक्तीची वाटे आणि मग त्या आनंदाला तोटच नाही आनंदाची तोटा सांगता गोष्टी लागती गोडा आला अशी आकारा अनुचिया चाडा तुका म्हणे विधा भक्ताची आशी आनंदाकारता प्राप्त झाली मग आनंदच आनंद आनंदाच्या डोही आनंद आनंदा आनंदा तरंग आनंदाचे अंग आनंदाचे तू का म्हणे का तो आनंदाचे लाडू नका चढ फडू घ्या रे तुम्ही का आनंद स्वरूप आहे आनंद निधान आहे ते आनंदाचे अनुकार या बोधाला प्राप्त झालेले भक्तीच्या वाटेने जाऊन ऐकसे ते आनंदाचा अंकुर आहेत आनंदाचे आणि काय आहेत पल्लव आहेत आनंदाचे प्रफुल्लीत आहेत आणि आनंदाची फळं आहेत आनंदाची फळेवाचा तुकत आहेत अरे हेव दुसरं काही नाही तुझ्या सेवेनी आम्हाला जर काही आणि अनुभवा द्यायचा असेल तर आनंदाची फळे आनंदाची फळ फळही आनंदाच फळातला गर आनंद फळाच वरच कवर आनंद फळामधल्या बिया आनंद झाड आनंद पालरी आनंद शाखा आनंद मूळ आनंद इतपासनं तिथपर्यंत असिपर्यंत आनंदच आनंद आणि ही आनंद स्वरूपता अखंडवा अभवाला अव्यंग निजधाम परवा ऐसी व्याख्यान दोन शब्द बोलूंग शांतरस है ब्रह्म रस है भक्ति प्रेम रस है पण तुलनाच करायची असेल माझ गणित कच आहे एकावर सतरा शून्य ठेवली ना कॅल्क्युलेटर मध्ये येतं का मस्त हा नाही ना जास्तीत जास्त किती नऊ दहाच गिचा एक आकडा आणि त्याच्या पुढं सतरा शून्य काय म्हणतात त्याला कुणाच उपनिषदकार ब्रह्मा ब्रह्मानंद हा सारा है भक्ति प्रेम रसा आनंद हावर सतरा शून्य नर ती जी पट होते ना असा है सीवितो हा रस वो आ रस मनला आनंद रस ब्रह्म रस साता, साता, भक्ति प्रेम रस रस मंडला की स्थायी भाव निर्वेधा या आनंद रसा शांत रसा भक्ति प्रेम रसा स्थायीभाव हो आनंदी अच्छी उपनिषद एक प्रमाण संग जो स्वतः आनंद रूप जला है त्याला दुःख कुठं दिसणारच नाही राजा होता त्याचं डोकं दुखू लागत दुख खूप उपाय झाले काही शेवटी एक युनानी हकीम। त्यानंतर सरकार एक आहे फार सोपा उपाय काय हिरव्या रंगा व्यतिरिक्त बाकी सगळ्या रंगाची तुम्हाला काय अॅलर्जी जशी आपल्या गवर्मेंट ऑफ इंडियाला आहे असं जर शासनाच धोरण राहिलं भारताच्या नकाशाचा रंग बदलायला काय फार काळ लागणार नाही अग त्यांनी हुकूम काढला घर असो खिडक्या असो आपल्या बिंच्या असो बाहेरच्या असो खिडक्याची चालदाना असो दार असो कपड्या हिरव्या शिवाय नो ओनली ग्रीन सरकारचं डोकी हो आणि बऱ्याच दिवसानी रपेटीला निघाला प्रातकाळी बगीत बसून चार वड्याची आणि निरभ्र आकाश होत पाहिलं डोकं ठणकायला लागलं काय करी का सरकार तुमच्या उपमानुसार मंडळींनी सगळी काय केलंय हिरव केली आकाश हिरव करू शकत हे उपाय दोन दिवस बाहेर पडू नका मी उपाय करतो त्यांनी हिरव्या रंगाचा दोन काचा बसवलेला उपनयन बाहेर पडायचं असताना हे घाला आणि बाहेर पडा आता सर्वच हिरव का रंगाने अनेक पण हिरव्यातन पाहत होत त्यामुळे हिरव तस स्वतः झाले ना त्यांना आजी आनंदूरे, आजी परमानंदूरे, सदा सण सामा निव का आनंदे निर्भर आमचा कैवारी हरी आनंद आहे आनंद आहे आणि आनंद स्वरूपचा ते निजधाम आहे ते अव्यंग रहित आहे ते निजधाम आहे हा आनंद कुठेही आणायला जायचं नाहीये बाजारात नाही मॉल्स मध्ये नाही प्रचंड अशा डी मध्ये नाही कुठं नाही आनंद आहात आणि आपला हा जो आपला निज आनंद आहे हा निज आनंद अनुभवा लागेन आनंदाकार होणं आणि जगताला आनंदाकारता प्राप्त करून देणं यासाठी हा नरदेळ आहे आपण संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा संसारात झडधडून बाहेर निघावं भक्तीच्या वाटेला लागावं आज ना उद्या उद्या परवा या महात्म्याने जी आनंदाचा अनुभवली नाही अनुभवली नाही जे आनंदाकार होऊन राहिले तीच आनंदाकारता ती आनंद स्वरूपाचा याची देही याची लोळा आपल्याला आणि प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही ही जी काही आणि स्वानंदाकारताय आमच्या गुरुवर्ल्यांच्या गुरुवर्ल्यांच्या माग एक आम्ही उपाधी लावतो स्वानंद सुख निवासी आपण ज्ञानेश्वरीतल्या एका ओळीचा विचार केला ज्ञानोबाई ग्रंथाचं प्रयोजन काय सांगतात तो आनंद साम्राज्याचा अशी ही अन्दाकारता ही अन्न स्वरूपचा इथं नरदेहाची परिपूर्णता आहे आणि ते निजामय ते अव्यंग आहे ते प्राप्त होण्याचा हा उपाय भक्तीची वाट आणि एक भक्ती चांगलं आहे कर्मे ईशुरावा तो हा सर्वात्मका ईशुरा हे गीतेच तत्वज्ञान आहे असं वैधी भक्ती ज्याला म्हणतात की वैधी भक्ती आहे ही हे आनंदाकारता पण त्या ठिकाणी परमप्रेम म्हणून परमप्रेम रूपा अमृत स्वरूपाच अशी भक्ती भक्त आणि भगवंत यात अंतर न ठेवता राहो निजपदीचा ठेवा या भक्ती प्रेमाने आपल्याला निश्चित प्राप्त होतो आणि म्हणून आचार्यांसारखे सुद्धा छाती ठोकपणे सांगतात भक्ती रे वगैरे असी भक्तीरेवसी भक्तीरेवसी पुंडरी कवलदा श्री ज्ञान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठलदा श्री ज्ञान श्री सद्गुरुज्ञानेश्वर हां यानंतर आज ज्ञानेश्वरी जयंती आहे